श्रीधर कृत, श्री राम विजय अध्याय चौथा राम जन्मलाम जन्मला, जन्मला दशरथा तीन मुख्य राणा हो कौसल्या, सुमित्रा कैकई पुत्रकामिष्ठी यज्ञा अग्निरायणा ने दिल्ला पायस प्रसाद तिहिनी खाला कहीं दिवस तिन्ही राणा गर्भवती अयोध्येत प्रजाजन उत्कंठित होते तिन्ही राण्यांना गर्व राहिले आणि दशरथही उत्कंठ व आनंद यांनी बेचेन घाला वशिष्ठ ऋषी दशरथ राजाला म्हणाले दशरथा गरोदरपणी स्त्रियांना अनेक इच्छा होत असतात त्यांना होणारे संतान पुढे कोणत्या स्वभावाचे होईल हेही त्यावरून समजते त्यांच्या इच्छा पतीने पुरवाव्या असे धर्मशास्त्र सांगते तेव्हा तू तिन्ही राण्याना काय हवे ते विचार आणि त्यांच्या इच्छा पूर्ण कर त्याप्रमाणे दशरथ प्रथम कैकईच्या प्रसाद केला त्याने तिला प्रथम पायास दिले नव्हते म्हणून ती रुचली होती तेव्हा यावेळी तिला प्रथम विचारावे असे त्याच्या मनात आले तो आज शिरला कैकई मंचकावर पडून राहिली होती ती उठली नाही राजाने तिला विचारली प्रिये पण तिने फणकार दुसरीकडे तोंड ठरवलंय तुला काय हवे तुला काय आवडते मी तुझे डोहाळे पुरवणार आहे राजाने जवळ जात केल्या विचारले हो माहीत आहे तुम्ही काय डोहाळे पुरवणार आहात ते माझे डोहाळे पुरविल असा मला कोणीही दिसत नाही ती फणकार्याने म्हणाली दशरथ म्हणाला अशी अधिककार राबवत आहेस तू सांगून तर पहा मी नक्की डोहाळे पुरवीन कैकळी जराशी शांत झाली व म्हणाली खरे ना आपण म्हणता त्याप्रमाणे करालना मला सारखे वाटते की कौशल्याच्या मुलाला आणि सुमित्रेच्या मुलाला अयोध्येत राहू देऊ नये त्यांना घोर अरण्यात पाठवावे मी आणि आपला पुत्र एवढेच आपल्याजवळ अयोध्येत राहावेत असे मला फार वाटते आपण माझ्याच पुत्राला राज्यावर बसवावी त्या दोघींच्या मुलांना माझ्या मुलाचे वैभव हो आणि सुख डोळ्यांनी पाहायला सुद्धा मिळू नये लोक काहीही म्हणून मला आपले असेच करावेसे वाटते आपणही मला दोष द्याल पण माझी ही इच्छा ठाम आहे कैकेईचे बोलणे ऐकून दशरथाला आश्चर्य वाटले आणि तो दुखी झाला तो स्वतःशीच म्हणाला काय हे इतक्यात श्रावणाच्या आईबापाने दिलेला शाप त्याला आठवला आपल्यापुढे हेच भविष्य वाढून ठेवले आहे असे त्याने ओळखले कैकईला त्याने काहीच उत्तर दिले नाही बघूया असे तो म्हणाला नंतर तो सुमित्रेच्या प्रासादाकडे गेला राजा दशरथाने ही तुला काय डोहाळे होत आहे असे विचारले तेव्हा ती फार आनंदित झाली तिने राजाला नम्रपणे सांगितले नाच मला काय वाटते ते सांगू काय मला असं वाटते की कौशल्यला जो पुत्र होईल त्याची सेवा माझ्या मुलाने करावी कौशल्याचा पुत्र म्हणून परमात्माचा अवतार घेऊन येणार आहे त्याच्या सेवेपुढे त्रैलोकाचे राज्य तुच्छ आहे मला राज्य नको मुक्ती नको कौशल्याच्या पुत्राच्या सेवेशिवाय दुसरे काही नको ते ऐकून राजाला फार आनंद झाला सुमित्रेचे बोलणे त्याला अमृताप्रमाणे मध्र वाटले सुमित्रे तुझे डोहाळे मी अवश्य कुभील असे तिला सांगून दशरथ आनंदाने कौशल्याच्या प्रसादात गेला राजा येत आहे असे कौसलेला सांगायला दासी आत गेल्या पण कौशल्या देहवानावरच नव्हती ती स्वानंद समाधीत होती तिला पाहून आपण काय करावे याचा विचार करून दशरथही ध्यान करू लागला कौशल्याची जाणीव योग धरणे किती सूक्ष्म झाली आहे हे तो पाहू लागला तो प्रथम जाणीवेने सूक्ष्म देहामध्ये दे, व मग कारण देहामध्ये दे, व नंतर महाकारण देहामध्ये दे तिला शोधू लागला पण तेथे ती नव्हती तोही जेव्हा आत्मस्वरूपात प्रविष्ट झाला तेव्हा ती त्याला तेथे दिसली राजाने त्यावेळी तिथे लक्ष वेधण्यासाठी म्हटले देवानी व ऋषीनी मला असे सांगितले की कौसल्याच्या पुत्राने भगवान नारायण अवतार घेऊन रामरुपाने येणार आहे तेव्हा मी डोहाळे विचारण्यासाठी आलो आहे पण आता ते कसे विचारणार कौशल्या समाधीत आहे आश्चर्य असेल की रामाचे नाव कानी पडतात कौशल्याची जाणीव सूक्ष्म देहातून उतरून दृश्य देहात आली तिने राजाकडे पाहिले राजाने पटकन विचारले कौशल्य मी तुला काय हवे आहेत ते विचारण्यात त्या एकदाच एकदम आवाज चढवून कौशल्या घरली मी कोण आहे तुम्हाला माहीत आहे तिथे हातवारे आणि आवसान पाहून राजा थक्क झाला तो भीत भीत म्हणाला कौशल्य तू भांनावर आहेस का तुला कसली बाधा तर झाली नाही ना कौशल्या पुन्हा बोलू लागली त्यावेळी तिला वेगळाच आवेश आला होता मी राम आहे जगदात्मा भेदात्तीक गुणात्तीक कालात्क सर्व सर्वसाक्षी असा मी आहे जीव आणि शिव हे भेद माझ्या ठाई नाही द्वैत आणि अद्वैत यांच्यापेक्षा मी विलक्षण आहे राजा निरुत्तर झाला त्याने पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहिला कौशल्ये रावणाने आपल्या लग्नाच्या आधी तुला पेटीत घातले होते आणि पळवून नेले होते हे तुला आठवते का कौशल्या पुन्हा दुसरा आयुष्यात गेली कुठे आहे तो रावण आणा त्याला इकडे आणा धनुष्य बाण मी त्याची दाही मुडकी उडवते मी ताटकेला मारणार मी विश्वामित्राचे यज्ञ पूर्ण करणार शंकराचे धनुष्य बनणार अहो माझी सीता घेऊन मी येणार त्या परशुरामाचे तेज मी नाहीसे करणार राजा दशरथ नुसता ऐकतच राहिला आता मध्ये बोलायचं नाही असे त्याने ठरवले होते कौशल्याची बेभान अवस्थेतली बडबड चालूच होती मी वडिलांचे वचन पाळण्यासाठी अरण्यात जाणार आहे तेथे पण मी राक्षसांना मारणार ती पहा शगरी माझी वाट पाहत आहे मी वानरांना पाठवून लंका उध्वस्त करीन माझ्या सीतेला रावण पळून नय काय मारुती माझा भक्त आहे तो लंका जाळीन समुद्रावर आम्ही सेतू बांधणार आहोत मी रावणाला मारणार आहे लनकेचे राज्य मी भीभीषणाला देणार आहे मी कुंभकर्णाला मारणार आहे रावणाच्या बंदीतून मी साऱ्या देवाना जोडवीन माझ्या प्रजेवर मी प्राणापलीकडे प्रेम करेन दशरथाला काहीच उमज पडेना कौशल्याच्या मनस्थितीची त्याला काहीच कल्पना येईना त्याने वशिष्ठांना बोलावले कौशल्या डोळे मिटून बसलेलीच होती वशिष्ठांनी तिची अवस्था पाहिली ध्यान केले तेव्हा तिच्या अस्तित्वाला व्यापरून धरुळधारे राम विराजत आहेत असे दिसले ते पाहतच त्यांची समाधी लागली तेव्हा राजा त्यांच्याकडे पाहून मनात विचार करू लागला आज सारा काय प्रकार आहे श्रावणाचा माझ्या हातून वध झाला म्हणून या दोघांना कसली बाधा नाही न ना झाली तो चिंता करू लागला तेवढ्यात वशिष्ठ जागृतावस्थेत आले राजा एकदम त्यांच्या पाया पडला वशिष्ठांनी त्याचे सांत्वन केले तर म्हणाले दशरथा काळजी करू नको भगवान विष्णु शंख चक्र व शेष अवतार घेना अना कहले कौशल्या पुत्रा रूपाने स्वता विष्णु माला असते कि चैत्रशुद्ध नवमीला भर दुपारी बारा वजता पुष्य नक्षत्रा कौशल्य पुत्र होते पराक्रमच कौशल्याखा बोलुन दाखी होती कौशल्या तटस्थ बसलीचारण अर्थ नौता दशरथ मुकाटाने तेथून निघून गेला त्याचा आनंद गगनात मावत युद्ध प्रसंगी देवानी दिलेला वर त्याला आठवला सारी अयोध्या ज्या घटनेची वाट पाहत होती ती घटना व घटका झवळ होती चैत्र महिना आला वसंत ऋतू लागला सृष्टी नव्या कोवळ्या पानाफुलांनी भरून गेली सुगंधी वाहू लागला कौशल्याच्या मुखावर अलौकिकते दिसत होती गर्भाधाराने त्याला चालतानाही त्रास होत होता अयोध्येत सर्वत्र शिवशून होत होतो चैत्र शुद्ध नवमी तिथी वशिष्ठांनी आज कौशल्यला पुत्र होणार असे भविष्य सांगितले होते कौशल्याच्या प्रासादात अष्टोप्रहर तिच्या सेवेला दाखवत्या तिला हवे नको विचारित होत्या सूर्य माध्यान्नी येत होता कौशल्याला वेदना होऊ लागल्या सूर्य बरोबर माध्यानी आला आणि ती प्रस्त होऊन त्याच्या पूंज सावळ्या रंगाचा पुत्र जन्माला आला त्याच क्षणी वसंत ऋतूला अत्यंतिक भर आला पक्ष्यांचे पूजन स्वर्गातही जात होते पण ते ऐकायला देव तेथे कुठे होते आपापली विमाने घेऊन ते सारे देव अयोध्येवर आकाशातून पुष्पवृष्टी करीत होते पण हा पुत्र जन्म होण्यापूर्वी केवळ कौशल्यला भगवान विष्णूने आपले शंखचक्र गदाखाली चतुर्भूज रूप दाखवले होते आठ वर्षाच्या सुंदर कुमाराच्या तो दिसत होता लक्ष्मी सरस्वती आणि गंगा यांनी त्याच्या चरणाचा आश्रय केला होता सूर्यचंद्रापेक्षाही त्याचे तेज अवर्णनीय होते संपूर्ण शरीर श्यामलवर्ण असून विलक्षण तेजाने तळवत होते आकाशाचा रस पिळून त्याच्या पोट्या बनल्याचे काय असे दिसत होते इंद्रनिल मण्यासारखे पायाचे चळवेत दिसत होते सहस्त्र विजांचा प्रकाश पडावा असा त्याने नेसलेला पितांबर दिसत होता मेखलेचे मणी म्हणजे जाणू शीतल झालेले सूर्य होते घागऱ्यांचे कोमल ध्वनी वेद ऋचांशी स्पर्धा करत होते पोटावरच सत्व रज व या गुणांच्या जणू काही तीन वाड्या पडल्या होत्या कंठात सूर्यासारखा तेजस्वी कौस्तुभमुळे होता नक्षत्रे सूत्रात ओहावी तसे मोती हारात दिसत होती शरीर नीरवर्ण असल्यामुळे मोती पण निळत दिसत होती पुष्पांचा हार होता की आकाशगंगा होती वयंती माळ होती की मेघावरील विद्युलता वृक्षस्थळ एवढ्या रुंद अनेक भक्तांना आश्रय दिला त्यामुळे शंख चक्र गदा व पद्म अशी भूषणे चारी हातात होती त्या चारी हाताना सुवर्ण भूषणे शोभत होती त्या भूषणांचे देज चोहीकडे अधिकच पसरले होते कोट्यावधी मदनांचे सौंदर्य एकवटून मुद्रेचे सौंदर्य निर्माण झाले आहे असे वाटत होते सरळ नासिका वैंडुर्य मनासारखे लालसर ओष्ट हसरी मुद्रा होती दंतपंक्ती अर्धस्फूट दिसत होती नेत्र विशाल व आकर्ण होते भोया स्पष्ट अर्धवर्तुळाकार होत्या डोळे तर स्वानंदाचे कमडे गाल त्रिभुवनातील आनंदाचे निदान सूर्यचंद्राप्रमाणे मकराकृती कुंडले दिसत होती नील पर्वतावर सोन्याची नदी येऊन थांबावी तसा भाडी तिलक चोकत होता मुकुब तळप त्या सूर्यासारखा दिसत होता आणि समुद्राच्या पोटातील अग्नीप्रमाणे उठत आहेत की काय असे उत्तरीय वस्त्र पाहून वाटत होते प्रत्येकांचे अनेक पुंज त्या उत्तरीय वस्त्राला दशा म्हणून रोखवतायत असे वाटत होते त्या वस्त्राला कसली उठणं क्षीरसागरातील दुधासारखे ते कधी दिसत होते तर कधी ते कैलास पर्वतावर पारा चढवला तर तो पर्वत जसा दिसेल तसे दिसेल यशाला तेच चढले जर ते कसे दिसेल तसा भास होत होता गंगेच्या पाण्याने जर सूर्य घडवला तर तो कसा दिसेल तसे उत्तरीय वस्त्र दिसत होते त्या विष्णूची ती दिव्य साकार आहे की निराकार आहे हे ठरवणे कोणालाही दमले नसते भगवान विष्णूंचे ते रूप कौशल्याने डोळे भरून पाहिले आणि म्हटले भगवंता आता तू बाल स्वरूप हो मनमोहक हो कौशल्याचा बाळ म्हणून तुला लोकांनी म्हणावे ओळखावे हे भव्य दिव्य रूप मला आपलेसे वाटत नाही मी तुझी आई व्हायची असेल तर तू लहान झाले पाहिजे एवढा अधिकार होता कौशल्याचा विष्णूने आपले विराट दिव्य स्वरूप आवरून धरले व तू तिच्या पुत्राच्या रूपाने नंतर जन्म घेऊन मानवी तनूने प्रगट झाला कौशल्या राणी झाली ही वार्ता तत्काळ नगरभर पसरली जन्मलेले नवबालक पाण्यास सर्व प्रतिष्ठित गुरुजन व आप्तजन येऊ लागले त्या बालकाच्या शरीरावर सर्व शुभलक्षणे होती तो आपल्या पायाचा अंगठा आपल्या दोन्ही हाताने धरून ओठांनी चोखीत होता जणू भक्तांना लागलेली आपल्या चरणांची गोळी स्वतः चाकून पाहत होता हा रामजन्म होता उदास दशरथाच्या विषण्य हृदयात रमणीयता उतरली होती राक्षसाच्या उपद्रवाने दिन झालेल्या साधूजनांच्या हृदयाला आनंद देणारा प्रभू असा प्रत्यक्ष भूतलावर अवतरला होता देवांचे दैन्य आता लवकरच संपणार होते ईश्वरी योजना प्रत्यक्षात येणार होती अयोध्येत नव्या उत्साहाची कारंजी जनमानसात होऊ लागली होती नगारे नवबती मृदुंग तुताऱ्या मंगलवाद्ये वाजत होती त्यांचा ध्वनी दशदिशांना कांठळ्या बसत होता जय जयकाराचा त्यातच मिसळत होता कित्येक ब्राह्मणांना व अन्य याचकाना दशरथाने अनेक गाणे मंत्र्यांच्या हस्ते देवविली सुवासिनी कौशल्याच्या मंदिराकडे धावल्या त्या तिला मंगल आरती ओवाळ लागल्या दशरथ वेध जाणाऱ्या ब्राह्मणांबरोबर कौसलेच्या मंदिरात गेला तेथे त्याने पुत्राचे मुखदर्शन केले मधाचे बोट त्याला साठवले कौशल्या त्यावेळी रत्नगडी सिंहासणार बस तिच्या मांडीवर रघुवंशाचा दीपक पाहू दासी तिची सेवा करीत होत्या कोणी वारा घालत होत्या कोणी बाळाला आवश्यक त्या वस्तू आणून देत होत्या आप्त विद्वान ब्राह्मण आणि सणासुदीची वस्त्रे भूषणे धारण केलेल्या शेकडो सुवासिनी कौशल्य भोवती उभ्या होत्या आदिशक्तीच्या भोवती मातृका असाव्यात तशा त्या शोभत होत्या त्यावेळी वशिष्ठांनी मुलाचे भविष्य वर्तवले ते ऐकताना प्रभू गालातल्या गारात फुदक नसले जणू त्यांना म्हणायचे होते मी पुढे काय लीला करणार आहे ते आधी सांगतोय हा सुख चालू असताना एका दासीने आनंदाची आणखी वार्ता आणली दासी, दासी म्हणाली सुमित्रेला मुलगा झाला जेव्हा दशरथ राजा वशिष्ठांसह तेव्हा मंगलमंत्र म्हणणाऱ्या ब्राह्मणांसह सुमित्रेच्या प्रासादच गेला सुमित्रेचा पुत्र सुदृढ तेजस्वी आणि गौरवर्णी होता तेथेही सुमित्रेची सर्व प्रकारे सेवा करणाऱ्या दासी दाया आणि सेवक दशरथ राजा येतात त्याला प्रणाम करून बाजूला झाले सुमित्रेच्या मुलाचे सर्वजण कौतुक करीत होते दशरथाने तेथेही ते उचित संस्कार केले तोपर्यंत तेथे आणखी एक वार्ता येऊन लढकली महाराज महाराणी कैत्री प्रसूत होऊन तिला आवळेजावळे दोन मुलगे झाले सर्वत्र आनंदी आनंद झाला जणू चारही दिशाने आनंद येऊन दशरथाला भेटत होता जणू चारी वेद रघुवंशावर प्रसन्न झाले होते जणू चारी पुरुषार्थ व्यक्त रूपे घेऊन प्रकरण झाले होते तीन राण्यांच्या ठिकाणी जणू परब्रह्म साकार झाले होते दशरथ लगपजीने कैकेच्या प्रसादाकडे गेला कैकेई प्रसुद्धी वेदनामुळे निश्चित पडले होते आपल्याला दोन पुत्र झाले एक कन्या उत्पत्ती शुद्धीवर आली पण पुन्हा श्रमाने तिला ग्ला आली त्यावेळी दशरथ त्याच्याशी बोलू शकला नाही त्यानंतर मुलाची नावे ठेवण्याच्या दिवसापर्यंत अयोध्येत आनंदाचा मोठा सोहळा साजरा करण्यात येत होता जाणू अयोध्या नगरीत इंद्रपुरीचे वैभव उतरले होते शरजीव नदीच्या दोन्ही असलेली ती अयोध्या नगरी त्या नदीशी आनंदाच्या दुर्दृष्टी करीत होती बारशाचा दिवस आला कौशल्याला अभूतपूर्व आनंद झाला होता कैकई आणि सुमित्रा हर्षाने उत्फुल्न झालेल्या होत्या मग कुलगुरू वशिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे कौशल्याच्या मुलाचे नाव रामचंद्र असे ठेवण्यात आले कैकेईच्या मुलांची नावे भरत व शत्रुघन आणि सुमित्रेच्या मुलाचे नाव लक्ष्मण असे ठेवण्यात आले त्यावेळी अयोध्या नगरेत हत्येवरून साखर वाटण्यात अयोध्या नगरी म्हणजे वसंत ऋतूचे स्वरूप भासत होती रघुवंशाची कीर्ती जणूपाई या चार बाळकांच्या रुपाने दशरथाच्या राजवाड्यात खेळत होती राजा दशरथाचा आनंद तर मनात महत्वाचा अयोध्येतील सारी प्रजा ही आनंदात ठेवत होती श्रीराम विजयातील चौथा अध्याय जे एकाग्रतेने अनेक वेळा वाहतील त्यांना सुपुत्राचा लाभ होईल अध्यायाच्या समाप्त